अध्याय एकशे पंच्याहत्तरावा पितापुत्र संवाद युधिष्ठिर म्हणाला सर्व प्राण्यांचा संहार करणारा हा काल एकसारखा निघून चालला आहे अशा प्रसंगी हे पितामह मनुष्याला कोणते आचरण कर होईल ते कथन करा भीष्म म्हणाले युधिष्ठिरा याविषयी पितापुत्र संवादरूपी एक पुरातन इतिहास सांगत असतात तो तुला सांगतो ऐक हे कुंती पुत्रा अध्ययननिष्ठ अशा एका ब्राह्मणाच्या मेधावी नावाचा एक अत्यंत बुद्धिमान पुत्र होता तो मोक्षधर्मातील तत्वांचा विचार करण्याविषयी कुशल असून लौकिक गोष्टींमध्येही निष्णात होता त्या पुत्राने एकदा अध्ययन करण्यात आसक्त असलेल्या आपल्या पित्याला प्रश्न केला पुत्र म्हणाला हे तात आयुष्य झराझर क्षीण होत आहे अशा प्रसंगी सुज्ञ पुरुषाने काय केले पाहिजे व कोणत्या कर्माचा कर्माच्या योगाने फलप्राप्ती होईल ते मला क्रमाने कथन करा कारण त्याच्या अनुरोधाने मी धर्माचरण करणार आहे पिता म्हणाला बाळा प्रथम ब्रह्मचर्यपूर्वक वेदाध्ययन करून नंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा व पितरांच्या उद्धारासाठी पुत्रोत्पादन करण्याची इच्छा धरावी अज्ञाधान करावे यथाविधी यज्ञ करावे व नंतर अरण्यात जाऊन ध्याननिष्ठ होऊन राहावे पुत्र म्हणाला हेतात या लोकावर एक एकसारखे आघात होत आहेत याला चोहोकडून घेरलेले आहे आणि याचवर एकसारख्या अमोघा पडत आहेत असे असता आपण एखाद्या धीराच्या पुरुष मनुष्याप्रमाणे हे काय सांगत आहात पिता म्हणाला लोकांवर प्रहार कशाचे होत आहेत त्याला कोणी घेरलेले आहे आणि त्याचवर अमोघा म्हणून कोण पडत आहे उगीच मला असे भय दाखवल्यासारखे काय करीत आहेस पुत्र म्हणाला या लोकावर मृत्यूचे एकसारखे आघात होत आहेत त्याला जरेने घेरून सोडलेले आहे आणि त्याचवर हे अहोरात्र येऊन पडत आहेत हे आपणाला कसे कळून येत नाही या वाया न जाणाऱ्या रात्री प्राप्तही होत आहेत आणि निघूनही जात आहे या लोकांमध्ये मृत्यू हा काही थांबत नसतो तर तो हळूहळू आपल्या समीप येऊन ठेपत आहे हे मला समजत आहे असे असता ज्ञानरूपी कवचाच्या योगाने स्वत आच्छादित वाचून मी केवळ कालप्रतीक्षा कसा करीत राहू एक रात्र निघून जाऊ जेव्हा आपले आयुष्य क्षीण होते तेव्हा ते अत्यंत अल्प असल्यामुळे आपला दिवस व्यर्थ गेला असे सुज्ञ मनुष्याने जाणले पाहिजे हे ज्ञान जर झाले तर मग अगदी कमी अशा पाण्यामध्ये असणाऱ्या मत्स्याप्रमाणे आयुष्य अत्यल्प असणारा कोणत्या मनुष्याला सुखप्राप्ती होणार आहे मनुष्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नसल्या तरीही मृत्यू त्याचवर झडप घालतोच ज्याप्रमाणे एखादा मेष आपल्या स्त्रीच्या ऋतुप्राप्तीची मार्ग करीत असता अर्थात त्याचे अंतःकरण दुसरीकडेच गुंतले असता एखादा लांडगा एकदम झडप घालून त्याला घेऊन जातो त्याप्रमाणेच मृत्यू मनुष्याला घेऊन जातो आपणाला जे काही श्रेयस्कर वाटत असेल ते आजच्या आज करून घ्या काय दौडू नका कारण जरी कार्य व्हावयाचे असले तरी त्यापूर्वीच एखाद्या वेळी मृत्यू खेचून नेत असतो उद्याचे कार्य आज केले पाहिजे आणि दिवसाच्या उत्तरार्धात करायचे असेल केले पाहिजे के कारण मृत्यू आला तो याने अमुक काम केले आहे के याचा विचार करी बसत नहीं आज अमक्या मृत्यु होना रहे है जानता अर्थात को नहीं तारुण्या मनुष्या ने धर्मशील बनले पाजे जी। कारण जीवित अनित्य है, है। धर्माचरण के इलोकी कीर्ति व परलोकी ही सुख प्राप्ति होते मनुष्याच्या अंगात मोहाचा संचार होतो व तो स्त्री पुत्राधिकांसाठी उद्योग करू लागतो आणि योग्य अथवा अयोग्य कर्मे करून त्यांचे पोषण करतो त्याप्रमाणे पुत्र पशु इत्यादिकांनी संपन्न व अंतःकरण त्यामध्ये आसक्त झालेला म्हणूनच गाढनिद्रेत असल्याप्रमाणे ज्ञानशून्य असलेल्या या पुरुषाला जसा एखादा व्याघ्र हरिणाला घेऊन जातो त्याप्रमाणे मृत्यू घेऊन जातो वासनातृप्ती न झालेल्या व म्हणूनच दुष्कर्माचा संग्रह करणाऱ्या मनुष्याला पशुला देऊन घेऊन जाणाऱ्या एखाद्या व्याघ्राप्रमाणे मृत्यू घेऊन जातो हे केले आहे हे करायचे आहे आणि हे अर्धवट झालेले आहे असे म्हणत आशाजन्य सुखामध्ये आशक्त होऊन राहिलेल्या पुरुषाला मृत्यू आकांत करून सोडतो कृषी वाणिज्य आणि ग्रह यामध्ये आसक्त झालेला व त्या, -त्या कर्माच्या अनुरोधाने संज्ञा मिळालेला जो पुरुष त्याला त्याच्या प्रयत्नांचे फळ मिळाले नसेल तरीही मृत्यू घेऊन जातोच मनुष्य निर्बल असो बलाढ्य असो शूर असो भीरू असो मूर्ख असो किंवा ज्ञानी असो त्याचे कोणत्याही प्रकारचे मनोरथ पूर्ण झाले नसले तरीही मृत्यू त्याला घेऊन जातोच हे जरा व्याधी आणि अनेक प्रकारचे दुःखे ही देहाच्या पाठीमागे एकसारखी लागली असता आपण एखाद्या स्वस्थ बसलेल्या मनुष्याप्रमाणे काय बसला हा प्राणी उत्पन्न झाला की त्याचा नाश करण्यासाठी जरा आणि मृत्यू ही त्याच्या पाठोपाठ उत्पन्न होता, हे सर्व चराचर पदार्थ या दोघोंनी ग्रस्त करून सोडले आहे एखाद्या ग्रामामध्ये वास्तव करण्यात आनंद मानणे हे मृत्यूचेच मुख असून अरण्य हे देवतांचे वस्तिस्थान आहे असे वेदांत सांगितले आहे म्हणून ग्रहाचा त्याग करून अरण्याचा आश्रय केला पाहिजे ग्रामामध्ये वास्तव केल्यामुळे होणारा आनंद ही एक रज्जू आहे पुण्यवान पुरुष हिला तोडून टाकतात पण दुष्कर्मी पुरुषाला हिचा छेद करता येत नाही जो मनुष्य अंतःकरणाने वाणीने अथवा शरीराने कोणत्याही प्राण्याला क्लेश होतील असे आचरण करीत नाही त्याला जीविताचा अथवा द्रव्याचा अपहार करणाऱ्या प्राण्याकडून क्लेश होत नाहीत मृत्यूचे जराव्याधिरूप सैन्य एकदा येऊ लागले म्हणजे त्याला कोणीही प्रतिबंध करू शकत नाही केवळ योग धर्म हा मात्र मृत्यूला प्रतिबंध करू शकतो यामधून इतर जे असद्धर्म आहेत त्याचा के त्याग केला पाहिजे ह्या योग रूपी सत्याचाच आश्रय करून अमरत्व वास्तव्य करते म्हणूनच या सत्य धर्मावर निष्ठा ठेवून त्याचे आचरण करावे परमात्म्याशी जीवाचे ऐक्य करण्याविषयी तत्पर असावे गुरुवाक्य वेद वेदवचन याचवर श्रद्धा असावी आणि सदैव इंद्रियांचा निग्रह करावा म्हणजे सत्याचा अर्थात योग धर्माच्या सहाय्याने मृत्यूचा जय करता येतो अमरत्व आणि मृत्यू या दोहोचेही वास्तव्य देहामध्ये असते विषयाधीन बनल्याने मृत्यूची प्राप्ती होते आणि विषय त्यागरूपी योगाचा आश्रय केल्याने अमरत्वाची प्राप्ती होते यास्तव मी आता परब्रह्म इच्छा धरून कामक्रोधांचा त्याग करून व हिंसावृत्ती सोडून देऊन सुख आणि दुःख या दोहोला सारखेच समजतो आणि त्या योगाने सुख पाहून अमराप्रमाणे मृत्यूचाही त्याग करतो <coughs> बाह्येंद्रियांचा निग्रह करून निवृत्ती मार्गाभ्यासरूपी शांती यज्ञ उपनिषदार्थ चिंतन रूपी ब्रह्मयज्ञ प्रणव जपरूपी वाघ यज्ञ प्रणवापैकी आकार उकार मकार आणि अर्धमात्रा यातील पूर्वपूर्व वर्गाचा पुढच्या पुढच्या वर्गामध्ये लय करणे हा मनोयज्ञ आणि स्नान शौच गुरुशुश्रुषा दत्या इत्यादी कर्मयज्ञ यांचे मी उत्तरायणामध्ये अनुष्ठान करीत राही मदसारखा मनुष्य हिंसाप्राय असणारे पशुयज्ञ करण्यास कसा योग्य असणार कारण त्यापासून मिळणारे फल अनित्य आहे व ते यज्ञ पिशाच्यानी केलेल्या शरीर त्यागासारखेच आहेत ज्याची वाणी अंतःकरण तप दान आणि सत्य ही सदैव ब्रह्मार्पण केली जातात त्यालाच विश्वव्यापक परमात्म्याची प्राप्ती होती विद्येसारखी दृष्टी नाही सत्यासारखे तप नाही प्रेमासारखे दुःख नाही आणि संन्यासासारखे सुख नाही सर्व विश्व आत्मरूपीच आहे त्याअर्थी मी आत्म्याच्याच ठिकाणी आत्म्यापासूनच जन्म पावलो आहे व आत्मनिष्ठ होऊन राहिलो आहे यामुळे मला जरी संतती नसली तरीही मी आत्म्यामध्येच वास्तव्य करणार माझा उद्धार करण्याला संततीची अपेक्षा मुळीच नाही एकाकी अश्ने, सर्वांवर समबुद्धी ठेवणे सत्यनिष्ठ असणे सदाचारी असणे कायावाच्या मने करून हिंसेचा त्याग करणे सरलत्व आणि कर्मसन्यास यासारखे ब्राह्मणाला दुसरे द्रव्य नाही ब्राह्मण जर तू मरणार आहेस तर तुला द्रव्याचा बांधवांचा अथवा स्त्रीचा काय उपयोग आहे तुझा पिता आणि पितामहाधिक पितर कोठे गेले याचा विचार कर आणि हृदयरूपी गुहेमध्ये प्रविष्ट झालेल्या आत्म्याचा शोध कर भीष्म म्हणतात धर्मा हे पुत्राचे भाषण ऐकून त्या पिताने जसे आचरण ठेवले तसेच सत्य आणि धर्म याविषयी तत्पर राहून तूही आपले आचरण ठेव ओम तत्स